मार्क अध्याय सोळा शब्दाताचा दिवस संपला तेव्हा मरिया मगदा याकोबाची आई मरिया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या त्या एकमेकीस म्हणत होत्या की कबरेच्या तोंडावरून आपल्यासाठी दोन कोण बाजूला लोटेल नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली ती फारच मोठी होती त्या कबरेत आग गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता तो त्यांना म्हणाला भयधीत हो नका तुम्ही नाफरेतर येशू जो वधस्तंभावर खेळा होता त्याचा शोध करीत आहात पण तो उठला आहे येथे नाही त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पहा जा आणि त्याच्या शिष्याना व पित्रालाही सांगा की तो तुमच्या अगोदर गाडीला जात आहे त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्ही दृष्टीच पडेल मग त्या बाहेर गेले आणि भीतीमुळे कबरी पासून त्यांना आश्चर्य वाटले त्यांना कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरिया मगदाली आला जिच्यातून त्याने सात भूते होती तिला दर्शन दिले ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयांना तिने हे वृत्त सांगितले त्यांनी ऐकले कि तो जिवंत आहे व तिने त्याला पाहिले आहे तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही यानंतर त्यांच्या दोघे उघड्या माळ चालले होते गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रूपाने प्रगट झाला ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यावरही विश्वास ठेवला नाही नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही तो त्यांना म्हणाला संपूर्ण जगात जा आणि सर्वसृष्टीला सुवार्थेची घोषणा करा जो कुणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारन होईल परंतु जो विश्वास ठेवित नाही त्याचा धिक्कार होईल परंतु जे विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नावाने भूते काढतील ते नव्या नव्या भाषा बोलतील ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही ते आजारांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील मग प्रभू येशू त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजू जाऊन बसला शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्थेची घोषणा केली प्रभूने त्यांच्या कार्य केले व त्याने वचना असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली